हरितालिका व्रतकथा श्री गणेश आय नमा हरितालिकाची व्रतकथा सांगण्यासाठी सुत आरंभी मंगलस्त्रवण करतात शौनकादी ऋषींनी ही कथा लिहिली आहे मंदार फुलांच्या वेण्याजिने गातल्या आहेत व जिने दिव्य वस्त्र परिस परिधान केले आहे अशी भगवती आदी पार्वती आणि स्वतः दिगंबर असणारा जो भगवान श्रीशंकर ज्यांचे शिरुभूषण नर कपालमालांनी युक्त आहे त्या वयताच मी नमस्कार करतो या याप्रमाणे शंकर पार्वतीस स्वंदन करून सुद्ध म्हणतात ऋषी एका रम्य वेळी कैलास पर्वताच्या शिखरावर उमा महेश्वर आनंदाने बसलेली असताना पार्वती विचारते हे महेश्वरा कृपा करून सर्व भुजयात गुयासे जे काही असेल ते मला सांगा की जे समजले असताना सर्वांना सर्व सकल धर्माचे महत्त्व थोड्या परिश्रमाने मिळेल हे भगवन आपण मजवर प्रसन्न आहात तर मुख्य गुड जे असेल ते मला सांगा मी कोणते तप दान करावे की ज्यामुळे आपण आधी मध्य अंतविरहित व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती म्हणून मिळाला आणि मग हे प्रिये हे व्रत अत्यंत गुप्त असून माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर असे श्री शंकर भगवान म्हणू लागले आणि शंकर भगवान म्हणतात जसा नक्षत्रांच्या समुदायात चंद्रश्रेष्ठ नवग्रहत सूर्यश्रेष्ठ सर्व वर्ण ब्राह्मण व सर्व देव्रेष्ठ तसेत सर्व नद्यात गंगाई श्रेष्ठ सर्व पुराणात भारत मे महाभारत श्रेष्ठ सर्व वेदा सामवेद व सर्व इंद्रियांत मन जस श्रेष्ठ है तसे ये व्रत सर्वत उत्तम व्रत है ये आगमत यथा सांग जसे वर्णन के लिए व मी पूर्वी जसे पाले तसे मी तुला संगतो हे सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे हे देवी तो तु असले ने। तु ते तू आईक तू माझी अत्यंत आवडती असल्याने तुला ज्या व्रताचा व्रताने माझे अर्थासन मिळाले आहे ते व्रत मी तुला सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्तनक्षत्रयुक्त असले म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापापासून मनुष्यमुक्त होतो भारताची अठरा पुराणात गणना नाही पण पुराण म्हणजे प्राचीन कथानकी असा अर्थ घेऊन येथे म्हटले आहे पूर्वी जे तू जे महाव्रत केलेस व हिमालयावर जे घडले ते सर्व तुला मी कथन करतो पार्वती म्हणाले हे महेश्वरा सर्व व्रतामध्ये उत्तम असे जे व्रत ते मी कसे केले ते आता आपणाकडून ऐकण्याची इच्छा व्यक्त करते आहे उमा उमाशंकर म्हणतात या पृथ्वी तलावर हिमवान नावाचा एक अतिसुंदर व श्रेष्ठ पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारच्या वनस्पती व विविध वृक्ष आहेत तसेच तो सर्व प्रकारच्या भूमींनी युक्त आहे तो सर्व तो पर्वत नाना प्रकारच्या यु, पक्षांनी युक्त असून अनेक प्रकारच्या प्राण्यांमुळे चित्रविचित्र दिसत आहे तेथे गंधर्वासह इंद्रादी देव सिद्ध चारण आणि गुय्यक हे गंधर्वाच्या गायनाच्या मधुर ध्वनीने युक्त होऊन चहुकडे संचार करीत आहेत हे देवी वैड्यमन्यांनी शोभेत अशा स्फटिकमय व सुवर्णमय शिखरूपी भुज्यांनी आकाशरूप भिंतीस जणू काही चित्रित करीत आहे असा अत्यंत उंच व राहण्यास केवळ मित्रमंदिरासारखा आनंददायक नेहमी बर्फाने आच्छादलेला आणि गंगेच्या ध्वनीने नादयुक्त असणारा असा आहे हे पार्वती अशा पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप तुझ्या लहानपणी केलेस ती असे की बारा वर्षेपर्यंत अधोमुख राहून धुम्रपान गेले त्या वर्षे वर्षेपर्यंत तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस माग महिन्यात उदकात पाण्यात उभे राहून वैशाखात पंचाग्नी साधन करावे पावसाळ्यात अन्नोद सोडून उघड्यावर बसावे अशा याप्रमाणे अनेक वर्ष गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे तुझे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले त्यामुळे मोठे दुःखित झाले आणि आता आपली ही कन्या मी कोणाला देऊ अशी काळजी करू लागली तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा धर्मवेत्ता नारदमनी आकाशमार्गाने तेथे ते आला आणि मुनी श्रेष्ठ नारदमनी आपल्याच मुलीला पाहण्याच्या हेतोने आले हे पाहून हिमाचल त्यांना आसन अर्ध्य पाद्य इत्यादी उपचार अर्पण करून सत्कारपूर्वक म्हणाले हे स्वामी ऋषी श्रेष्ठा आज आपण मनात कोणता हेतू धरून आला ते मला सांगा आज माझे मुख्य भाग्य उदयाला आले असावे म्हणूनच आपण येथे आपले येथे येणे झाले आहे हिमालयाचे भाषण ऐकून नारद मुनी म्हणाले हे गिरीराजा मी आज इथे का ते आता ऐक मला भगवान विष्णूनेच इथे पाठवले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी हेच उत्तम होय तेव्हा स्त्रियात रत्नभूत अशी जी तुझी ही कन्या आहे ती योग्य पुरुषालाच द्यावी ब्रह्म शिव इत्यादी देवांमध्ये वासुदेवासारखा कोणीच नाही याकरता ही कन्या त्याला द्यावी असे मला वाटते नारदाचे बोलणे ऐकून हिमवान म्हणाला सर्व देवात भगवान वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे केलेच पाहिजे याप्रमाणे हे हिमालयाचे बोलणे ऐकून नारद ऋषी लगेच तिथेच गुप्त झाले आणि नंतर पितांबर नेसलेले व शंखचक्रादी आयुद्धांनी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले नारद मुनी म्हणाले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह निश्चित करून आलो आहे याप्रमाणे विष्णूंशी संभाषण करून नारद तेथेच लगेच गुप्त झाले नंतर हिमाचल अत्यंतिक आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला गरुडध्वज विष्णूला द्यावी असा मी निश्चय केला आहे हिमालयाचे हे बोलणे ऐकून ती आपल्या सखींच्या घरी गेली आणि अत्यंत दुःखीत होत ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तिची सखी म्हणाली देवी तू अशी दुःखी कष्टी का झाली आहेस ती मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साध्य करून देईल यात शंका बाळगू नकोस पार्वती म्हणाली सखे तू माझ्यावर फार लोभ करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महादेवालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे असे माझे मत असू असूनही माझ्या पित्याने माझे वेगळेच ठरवलेले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वरील भाषण ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात जाव आपण जाऊया या याप्रमाणे तुम्ही दोघांनी एकमताने विचार केला व त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले श्री भगवान सांगतात इकडे तुझा पिता हिमालय मात्र घरोघर गर फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली ने असावी बरे देवांनी वा दानवांनी किंवा किन्नरांनी नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याची कबूल केली आहे आता विष्णूला काय सांगावे व काय द्यावे याप्रमाणे तुझा पिता चिंताकूल होऊन मूर्छित झाला तेव्हा लोकात हहाकार झाला व ते हिमालयावर धावत आले आणि म्हणाले महाराज आपणाला एकाएकी अशी मूर्छा का आली काय कारण झाले बरे हिमालय म्हणाला माझे आज कन्या रत्न हरपले मला असह्य दुःख झाले आहे तिला कोणी सर्पाने दंश केला किंवा सिंह यांनी मारले का की स्वतः आपण होऊन कुठे गेली किंवा कोणी दुष्टाने तिला पळवून नेले काहीच समजत नाही याप्रमाणे दुखाचे कारण सांगून मोठ्या वार्याने वृक्ष कापतो त्याप्रमाणे दुखाने हिमालय कापू लागला आणि मुलीला शोधण्याकरता एका आरण्यातून दुसऱ्या आरण्या असा शोध करीत फिरू लागला तो जाता जाता सिंह वाघ अस्वले मृग यांनी व्याप्त अशा आरण्यात येऊन पोचला इकडे तू सखीसह वर्तमान घरातून जी निघालीस ती जाता जात्या मोठ्या घोर अरण्यात आलीस तिथे एक रम्य नदी तुला दिसली तिच्या काठावर एक मोठी गुहा होती त्या गुहेत तू तु, तुझ्या तु सखीसह प्रवेश केला व अन्न पाणी वगैरे सर्व भोग वर्ज केले भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तु, तुझ्या तु सहित माझे वाळूचे लिंग स्थापून माझे पूजन केलेस रात्री तू तिथे गीतवाद्ययुक्त जागरण केले याप्रमाणे व्रत केलेस म्हणून त्याच्या प्रभावाने माझे आसन हलले तू तु, तुझ्या सखीसह तिथे व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि तुला म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग त्यानंतर तू मला म्हणालीस हे देवा महेश्वरा तू जर माझवर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो तेव्हा मी फार चांगले आहे असे म्हणून पुन्हा कै, कैलास पार्वतावर आलो मग महादेव पार्वतीला ही कथा सांगत असून पार्वतीचं वर्तमान तू माझे पूजन केलेस असे म्हटले याविषयी कोणालाही शंका येईल पण वस्तुत शंकेला मुळीच अवसर नाही कारण भगवान शंकर व अनंत अविनाशी आजपर्यंत करोडो प्रलय होऊन पुन्हा सृष्टी झाली हा सृष्टीप्रलयाचा क्रम एकसारखा चाललाच आहे तेव्हा प्रत्येक सृष्टीत भगवान शंकर हे सगुण रूप धारण करून सह क्रीडा करतात म्हणून पूर्वसृष्टीतील आपला इतिहास सांप्रत सांगत आहेत असे समजावे प्रत्येक कल्पारंभी सर्वज्ञ परमेश्वर ब्रह्मविष्णू व शिव अशी रूपे घेतो असे पुराणात मत आहे याप्रमाणे शिवाला पूर्वकल्पवृत्त ज्ञात आहे त्याप्रमाणे ही पूर्वकल्पातील कथा शिवाने पार्वतीला सांगितली असे मानतात नंतर इकडे तू प्रातकाल होताच माझ्या लिंगाचे विसर्जन करून तुझ्या सखीसह आरंभलेल्या व्रताचे पारणे केलेस तुझा शोध करीत करीत त्या गहन अरण्यात हिमालयही आला आणि सगळीकडे पाहू लागला पण तू त्याला न दिसल्याने विवळ होऊन तिथेच भूमीवर पडला काही काळ गेल्यावर तो पुन्हा तुमचा शोध करू लागला व पुढे निघाला तेव्हा त्याला नदीच्या काठी दोन मुली निजलेल्या दिसल्या नंतर त्यांना उठवून मांडीवर घेऊन तो रडू लागला आणि पार्वतीस मनाला, माळे सिंह सर्प वाघ इत्यादींनी व्यापलेल्या या अरण्यात तू का बरे येऊन राहिलीस तेव्हा पित्याचा प्रश्न ऐकल्यावर पार्वती म्हणाली ऐक बाबा तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे वाटले होते पण आपण पूर्वी केलेला बेत फिरवला आणि म्हणूनच मी या वनात आले आपण जर मला शंकराला अर्पण करणार असाल तरज मी घरी परत येईल त्यापेक्षा नाहीतर येथेच राहील असा निश्चय मा माझा झालेला आहे त्यावर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व करतो असे सांगून तुझ्या पित्याने तुला घरी आणले यानंतर सर्व यथाविधी विवाह करून तुझ्या पित्याने तुला मला अर्पण केले म्हणजे असे श्रीभगवान शंकर तिला सांगतात तात्पर्य हेच की तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे उत्तम व्रत मी म्हणजे अद्याप कोणालाही सांगितलेले नाही आता या व्रताचे नाव कसे पडले ते तुला सांगतो ते ऐक आली म्हणजे सख्या म्हणजे तुझे हरण केले म्हणजे तुला ने दूर नेले म्हणून या व्रताला हरितालिकाचे नाव पडले याप्रमाणे महादेवाचे ना भाषण ऐकून पार्वती म्हणाले आपण ह्या व्रताचे नाव सांगितले पण ह्याचा विधी कृपा करून मला सांगा आणि या व्रतापासून कोणते पुण्य व काय फल मिळते आणि हे व्रत कोणी करावे ते मला सांगा पार्वतीचा प्रश्न ऐकून महादेव म्हणाले येवी मी या व्रताचा विधी सांगतो तो ऐक हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्यास कारण आहे म्हणून ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे आहे त्यांनी हे करावे केळीच्या खांबांनी तोरण लावून मखर करावे मग छत लावावे त्यावर निरनिराळ्या रंगाच्या उत्तम उत्तम पट्टवस्त्रांनी शोभित करावे व मग ते मखर चंदनाने सुगंधित करावे नंतर त्या पूजेच्या ठिकाणी गीत गावे शंख चौगडा नगारा मृदंग इत्यादी वाद्यांचा गजर करावा पार्वती पार्वतीसह माझी वाळुकेची मूर्ती करून नवीन अशा गंध धूप फल पुष्प इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नाना प्रकारचे नैवेद्य अर्पण करावेत रात्री जागरण करावे नारळ सुपार्या अनेक प्रकारचे लिंबे पेरू महाळुंगे नारिंगे इत्यादी अनेक जी त्या ऋतू उत्पन्न झाली असतील ती उत्तम फळे तीप इत्यादी उपचार पुढे सांगितलेल्या मंत्राने अर्पण करावे आणि ज्याचे स्वरूप शांत ज्याला पाच मुखे आहेत ज्याने हातात शूल धारण केले आहे अशा शिवाला माझा नमस्कार असो असे म्हणून ते सर्व फळे देवाला अर्पण करावेत त्यानंतर नंदी भृंगी महाकाल इत्यादी सेवगण ज्यांच्याजवळ आहेत अशा भगवान शंभूला नमस्कार असो श्री मंगल रूपिणी शंकराची प्रिया व प्रकृतिरूप व सृष्टीकारण कल्याण रूप सर्व मंगल रूप शिवरूप सर्व जगाला व्यापून राहणारी शिवपत्नी नित्य कल्याण देणारी शिवरूपिणी देवी तुला नमस्कार असतो हा संसार हेच तिचे रूप अशी जी तू शिवा तु त्या तुला सतत नमस्कार असो ब्रह्मरूप जी तू त्या तुला नमस्कार असो जगाचे पालन करणारी जी तू त्या तुला नमस्कार असो हे सिंहवाहिनी देवी संसाराच्या भयाने जो संताप होतो त्यापासून माझे रक्षण कर महेश्वरी देवी ज्या इच्छेने मी तुझे पूजन केले आहे ती माझी इच्छा पूर्ण कर हे आई पार्वती राज्य सौभाग्य संपत्ती हे मला दे हे पार्वती देवी या मंत्राने माझ्यासह वर्तमान तुझी पूजा करावी नंतर यथावेधी कथाश्रवण करावी पुष्कळ अन्नदान करावे ब्राह्मणाला वस्त्रे हिरण्य गायी वगैरे यथाशक्ती द्यावी इतर ब्राह्मणांना भुयसी दक्षिणा द्यावी स्त्रियांना अलंकार द्यावी, भरत्यासह वर्तमान भक्तिवृत्तांत करणारे माझे कथाश्रवण करावे याप्रमाणे हे उत्तम व्रत यथाविधी केले असता सर्व पापापासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते भाद्रपद शुद्ध तृतीयेला जर कोणी स्त्री आहार करील तर सात जन्मापर्यंत वंद्या होईल व तिला प्रत्येक जन्मी वैधव्य प्राप्त होईल दारिद्र्य येईल पुत्र होईल स्वभावानी अत्यंत कर्कशा होऊन अंतिदुःख होईल जी उपवास करणार नाही ती भयंकर नरकात पडेल दुसरे दिवशी पारण्याचे वेळी सोन्याचे रुपयाचे तांब्याचे किंवा वेळूचे अथवा मातीचे असे जिला अनुकूल असेल तसे पात्र घेऊन त्यात डाळ तांदूळ वगैरे भोजनाचे पदार्थ घालून वस्त्र फळे दक्षिणा यांसह ते वायन उत्तम ब्राह्मणास दान करावे आणि नंतर बारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी श्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या भरत्यासह रममान होईल व इहलोकी अनेक उत्तम भोगभोगून अंती शंकराचे सायुज्य तिला प्राप्त होते हजारो अश्वमेघ करोडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे फ़ल प्राप्त व्हायचे ते या कथा श्रवणाच्या योगाने मनुष्याला प्राप्त होते महादेव म्हणतात हे देवी याप्रमाणे हे तुला उत्तम व्रत निवेदन केले केवळ या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते इथे श्री भविष्य पुराणे हर गौरी संवादी हरितालिका व्रत कथा महाराष्ट्र महाराष्ट्रभाषा विवृत्ति सम्तिगमन सा हरितालिका कथा सम्त सदुर महाराज की जय